ये मी हा जे झिर्मे ते त्यांच्या मंडळातील चोरा मी वंदिले किती सुत येत चोरा मी वंदिले चोरा मी वंदिले चोरा मी वंद वंदिले धारा तिथे तपदे आचना सेनापती यशयाची मली शोरामी वंदिले शोरा मी वंदि हे एका एक वेश्यात सुचलेल्या गोष्टी पुढल्या प्रयोगाला यातल्या एखादृष्टी असेल पण यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळ्या असत पेटीवाले म्हणत भाबी बोरकर मला थोडं आम्हाला ज्या बंदिशात आहेत त्यातल्या काही म्हणा म्हणजे लोकांना जर आम्हाला साथ करता येते असं तरी वाटेल त्यात्र म्हणत पुन्हा वेगळं जे कारण ज्या भावनेला त्यावेळेला जे येत असेल एक भावनेबद्दलचाच प्रश्न म्हणून सांग चोरानी वंदिले धा या तर असे उठत वंदिले धारती म्हणजे त्याला केवढा ढवल देत हत्ती चालल्याचं वाटायचं हो ते जर तुम्ही चुरामी असं करायला लागलं तर बरोबर आहे का गयातनं गेलं म्हणून म्हणायचं का नाटकात कस काय भावने ते म्हंटल त्या सैनिकांनी प्राण दिलेले आहेत त्यामुळं मला ती तीन चांदाची मिळतीय तुम्ही माझा गौरव करताय पण खरा गौरव त्यांचा व्हायला पाहिजे त्या शूरांना मी वंदन करतोय ही उदात्त तिची भावना आहे दिनाथराव म्हणताना काय व्हायचं शोरा वंदिले धारा तीर्थी आता धारा तीर्थी म्हणताना एखाद्या प्रयोगाला दिनानाथांच्या कल्पना चक्षु ते रणांगणी धारा तीर्थी रणांगण आणि पूर्वीचा काळ असल्यामुळं ते रखरखणारं ऊन आणि त्याच्यात ते एकमेकाच जीव घेणं चाललेलं वगैरे तर ते उन्हाची उन्हाची त्यांच्या मनावर त्या दृश्याची त्यांच्या मनावर इतकी एक मनात यायचं त्यांना त्यांच्या मना, मनामध्ये यायचं की धारा तपते तपते आचरती धारा तीर्थी मुळात तीर्थी जेव्हा नाहीये पण दीनानाथांनी म्हणताना धारा तीर्थ त्यांच्या डोळ्या आहे त्यांनी त्यात तिथे शम आणि मग पुढलं ते त्यांनी जोडून घेतले तो त्यांचा अधिकार ता होता पण असं का केलं तर आहे बघा तपते आचरती धार तीर्थी दुपारची वेळ शुद्ध सारंग धारा तीर्थी म्हणजे शुद्ध सारंग त्यावेळचा आहे हे भान त्यांना ते म्हणत असताना झालं धारा तीर्थ डोळ्या पुढे आलं म्हणून झालं आणि यानंतर ते थोडस वाढवायचे पण शुद्ध सारंग अडकून राहायचे नाही असं नाही व्हायचं गाणाऱ्याने काय केलं होतं शिवरामीला अस्ताईला शुद्ध सारंग म्हणायचा अंतऱ्याला केदार म्हणायचा सगळं सोल्युशन सिम्प्लिफाईड एवढं गा म्हणजे देनानाथांच्या सारखं गाणं झालं तसं नाही शिवरामी वंदिलेचा राग शिवरामी वंदिले हाच आहे I heard it every day हे खूप आहे आणखी हे लाईव्ह प्रोग्राममधनं घेतलेलं ला आहे त्यामुळे आज एक जवळजवळ पंचवीस मिनटे छोट्या गंधर्व तर गायलेले आहेत मी आजचा अंतरा एवढं मिळवण्याचा प्रयत्न केलाय काही गोष्टी लाईव्ह प्रोग्राममधल्या आहेत काही गोष्टी माझ्या घरी इनफॉर्मल बोलण्यातल्या आहेत त्यामुळं माझंही थोडंसं बोलणं आलंय ते महत्वाचं नाही पण ते अशा काही गोष्टी त्यातल्या घेतल्या आहेत काही युनिव्हर्सिटी क्लब हाऊसमध्ये कार्यक्रम झाला त्याच्या घेतले काही गोष्टी टी व्हीवरनं जे मी ऐकलं होतं ते मी रेकॉर्ड केलेलं होतं त्यातनं मी घेतलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं कमी जास्त असं तसं वाटलं ना तर या अडचणी लक्षात घ्या म्हणजे मग काय तुम्हाला अडचण नाही पडणार यानंतरचे आहे मधुमिलनात या विलोपले मधु स्मर काय हे विलोले आता बघा मधुमिलनातया विलोपले इथे म्हणजे आवर्तन वगैरे हा एक हिशेब झाला पण काय विलोपले स्मरभाव स्मरभाव काय बिलोल हे बिलोल असे स्मरभाव हे मधुबिल नातेपने का असं जर वाक्य आहे तर तुम्ही शक्य तेवढ्या लवकर ते वाक्य पुरु नको का करायला मग म्हणा ना पाहिजे तेवढं पण ते पुरत झालं नाही तर कुठली भावना मनात जागवायची हे कसं करणार आणि ब्रह्मकुमारी नाटकातलं हे आहे आणि त्या दिवशी त्या कथानकामध्ये इंद्राच्या त्रासात वाचवल्यानंतर आठ दिवसानंतर ब्रह्मकुमारीचं गौतमांशी लग्न झालेलं आहे सकाळी लग्न झालंय संध्याकाळ होत आलेली आहे इतर सखे बाकी तो सगळा हिमालयाचा वगैरे प्र, प्र, प्रदेश आहे त्यांचा आश्रम तिथे असं कल्पल तर त्यावेळेला ते येऊन तिला म्हणतात त्यांचा एकंदर संवाद मी सांगत नाही पण थोडक्यात म्हणजे तसा संवाद असताना ती म्हणते की नको नको मला काही न तू ते म्हणतात तुला काय पाहिजे मला तुला काहीतरी द्यावं असं वाटतंय लग्न झालंय आणि त्या दिवसाची संध्याकाळ आहे वातावरण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे संबंध हिमालयाच्या मनश्रीचा आहे पवित्र आहे अशा वेळेला ते म्हणतात का तुला काय पाहिजे तर ती आधी काहीतरी संवादात जे आलेलं असतं त्या अनुरोधाने ती म्हणते की चेचे मला काही नको तर ते म्हणतात तसं काही तू करू नकोस अग मधु मिलनातया विलोपले स्मरभाव काय विलोले सखी बोल जी हो कामना करू सार्थ त्या सहयोवना प्रणयांकिता दे धन्यता मधु मिलनातया हे गाणं देना ताने शिवाय म्हणत आला पी थोडी करत हरकती कि हे येत होत पण तू ताना मारत नव्हते कारण वाता हे वातावरण हे ॲटमॉस्फिअर ही भावना तशी नाहीये प्रसंग असा आहे आणि स्वतः दीनानाथ गौतम होत असत आणि स्टेजवर गात होते हे लक्षात घेऊन दिनानाथ दीनानाथांनी त्या चालीला खेळवलं ते आपण ऐकायचं पण त्यातही एक सांगायचंय की हे रेकॉर्डिंग यंग इंडियाचे आहे आणि बेकार रे, बेकार रेकॉर्डिंग सहज कुठे सापडेल यंग इंडिया <laughs> दीनानाथांना पैशाची अत्यंत अडचण होती एकोणचाळीस चाळीस अडतीस एकोणचाळीस असं काहीतरी साधवत होते पैशाची मानवा होती कंपनी बंद होण्याच्या स्थितीत होती आणि आजारी होते दीनानाथ ताप होता त्यांच्या त्यावेळेला यंग इंडियातले सगळ्या रेकॉर्ड दीनानाथांच्या त्यावेळच्या झालेल्या आहेत त्या या यांनी रेकॉर्डिंगच्या बाबतीत त्यांनी मार खाल्लेला आहे त्यामुळे दीनानाथ था, दीनानाथांचा आवाज आणि दीनानाथांचं गाणं असूनही त्यालाही त्यांनी जरास दोन पायऱ्या खाली आणलेलं आहे ह्याच्या एम एचं वेगळं आहे तेव्हाचा आवाज तेव्हाचं वातावरण सगळंच वेगळं होतं तर त्यावेळेला दिनानाथ हे मधु मधुमी देण्यात म्हणालेले आहे असं म्हटलं हे एवढ्याचसाठी सांगायचं की पूर्वीचे तेही दिनानाथ नाही वाटले हा असंही आपल्याला वाटतं त्याचं एक कारण तुम्हाला सांगितलं मी एवढंच He won't let me hold my one hand. वसंतरावांच्या मते दिनाथ असं म्हणत असत शास्त्री मुळात चाल चाल का शब्द म्हणत आहे चाल हा नाही हा इतकं माहिती नाही या कारणे रेकॉर्डिंग लाईव्ह रेकॉर्डिंग मिळालंय <laughs> आणि चालीबद्दल सांगतो तुम्हाला की आता यात वसंतरावांनी काय सांगते माझी वसंतरावांची चांगली मैत्री होती ते आमच्याकडे जवायला वगैरेही येत होते रोहिणीबाईंचे ते गुरु आणि अत्यंत चतुरस्त्र आणि अधिकारी गायक असं माझं त्यांच्याबद्दलचं मत आहे पण या दीनाथांचं गायणं असं म्हटल्यानंतर जे मला वाटतं ते मी सांगणार यामुळे ते बाकीच्या कशालाही धक्का लागलेला नाहीये हल्ली काय होत ते नीट कळावं म्हणून सांगितलं की त्यातनच काहीतरी दुसरंच काहीतरी हे सुरू होत वाद सुरू होत असं नको आपण करू को, आपण करूया नको तसं तर आता याने काय सांगितलं की बनुमा न मारे मारे फेरे ते रे काही म्हटलं तरी ते त्याचा काय विशेषही नाही कारण एक म्हणजे संबंध असता म्हटली का नाही अंतरा राहायलाच मूळ दोनदा मी त्यांच्याकडे अनेकदा ऐकलं पण इथे संघ मंदिरातच एकदा बंदिशीवरनं रचलेली पद असा असाच एक कार्यक्रम झाला होता त्यात वसंतराव इथे अभिषेकी होते ते काही काही गोष्टी लक्षात अभिषेक दर खेपडेला त्या डायसवर येताना नमस्कार करून येत वगैरे असंही लक्षात राहिलंय त्यावेळचं तर तेव्हा वसंत तेव्हा ते बंदिशीवर होतं आता पदाचा त्यांनी उल्लेख केला की पूर्वीचं पद हे असं होतं आता काय आते ते चढ आहे त्यांचं कसं म्हण बुआ एवढेच बरं का आता म्हणजे पुढे काही म्हटले तीन शब्द म्हटलेत बमनुआ देखील थोड्या वेळाने मागून लावलाय असं अस्थाई म्हटलेली नाही आहे अंतरा म्हटलेला नाही आहे आणि मी तुम्हाला याची मूळ बंदिश म्हणून दाखवतो आणि तुम्हीच स्वतःशी तरी ठरवा ते केव्हा तरी मला सांगा की माझं म्हणणं कितपत संयुक्तिक आहे या गोष्टी डोळ्या पुढे झालेल्या तो का तस ते वेगळं सांगायचं तेच मला समजत नाही शबे मोहब्बत नाब हो गोखले साहेब जरा शब्दाच्या दृष्टीनं सांभाळून घ्या तर ही मोहम्मदभाई भोया किंवा भाया या नावाचे रेस ओनर होते रेस हॉर्स ओनर होते पण गाणं फार चांगलं गात गोवर्जानकडनं घेतलेलं होतं आणि गोवरजानचे शिष्यच म्हणत ते स्वतःला आणि त्यांनी ही शबे मोहब्बत हो ना बहो म्हणून एक बंदिश म्हटली ही गझन म्हणा ठोमरी म्हणा काय असं ते ती दीनानाथानं इतकी आवडली की खुद्द मोहम्मद भाई सांगत की दीनानाथ मेरे पिचे ना गाठक की मला ती सांगा काही करून मला ते काही कर आणि मग ते हिंदीमध्ये म्हणायला सगळं की आणि त्यांनी ते कुठल्या तरी नाटकातही घातली आहे बरं का असं मोहम्मद ब्रह्मकुमारीचे विश्राम बेडेकर त्यांनी आपल्या एक झाड दोन पक्षी पुस्तकात लिहिलेलं आहे की मधु मीले ही शबे मोहब्बत नाव होवन मी रचलेली चीज आहे पद हे लिहिलेलं आहे आता मी शबे मोहब्बत नावं होतं कसं ते म्हणून दाखवतो शरे मत नावेे मत नात नाब जो पचे हो ब हो शवे मोबत नाम हो लिएने हातो मे जामेदम बदम मै वसलुहा शवे मोबत ना हे सम षडच्यावर ठेवत दीनानाथांनी ती गंधारावर केली भी। मधुरी फरक केला मूळ जे आहे ते रूपकमध्ये होत दीनानाथाने ते सोळा मात्रेच्या दीपचंदीत घेतलं मूळ जे आहे ते भूप देशकार अंगाने म्हणत असत तर दीनानाथ विहार पहाडी याचं मिश्रण करून म्हणत असत आता मी तुम्हाला चटकन एक ही ओळ म्हणायची आणि एक पुढली म्हणायची असं म्हणून शवे मोतनाव हो मधुमि लनात विलोपले मधुमी हे देणार आमचं अलं अलं कल काय अलंकरण आहे त्याला साधं म्हणणं म्हणणं कठीणच जायचं लजो पशे स्मरभाव काय हो जो फशे हो बाब स्मर बैठा हो सनम होखी बोल जी हो कामना अपने हाथों आपवनादम प्रणयांकिता मै वसलहार दे धन्यता मधुमेदनाथ या हे मुळ्याच्याच इतकी लख गोष्ट असताना दुसरं का काहीतरी मूळ आहे म्हणायचं ते संबंध म्हणायचं नाही ना आणि ते मधुमिलनाथाच्या चालीवर म्हणून दाखवलं की ते मूळ होतं का असं नाही आणि दुसरं काय या, आता याची लय तुम्हाला सांगितलेलं ते प्रेमगीत आहे खरं म्हणजे वातावरण कसं आहे सांगितलं आपल्याला तर ते तुम्ही जर अध्यात्ताला ते टन टन टन टन करत जर म्हटलं आणि ते तर बँडची आठवण होते आपल्या मनात प्रेमभावना जागृत होत नाही हे ते ॲटमॉस्फिअर वेगळं हे ॲटमॉस्फिअर वेगळं असं आपल्याला वाटतं आता का वाटतं त्याला काय त्याचा परिणामच आहे तर असं हे अनुकरण बरोबर आहे का हे बघा मी असं म्हणे म्हणे दुसरं यातनं चांगला मार्ग कसा की वसंतराव ब्रह्मकुमारी नाटकातलं मधुमिलनातया असं म्हणत ते फार छान लागत होतं ते फार लोकप्रिय झालं पुढे गेलं मी टाळी दिन काही आहे चांगला आहे मोठा माणूस होता त्यांनी त्याच्यात त्यांनी म्हटलं पण दिनानाथ असं म्हणत आणि ते वसंतरावांनी म्हटलं नाही तुम्हीच ऐकलं हे मला दाखवायचंय यानंतर प्रभुदेव सरदारांनी कसं म्हटलंय ते थोडक्यात बघा हा मग पुढे या सरदार या तऱ्हेंचवीस मिनिटांपेक्षा जास्त गायलेले मी शेवटी माझी टेप संपली पण त्यांचं अजून मधुमिलन व्हायचं होत ठीक आहे त्याची कन्सेप्ट आहे आता यानंतरच सुहास्य तुझे मनासि मोही जशी न नोही सुधा सुरा हे देनाथांचं कृष्णाजुन युद्ध चित्रपटातलं मला अभिषेकीने फोनवर हे रेकॉर्ड काढायच्या आधी विचारलं होतं की सुहास्य तुझे कशातलं मी म्हटलं कृष्णार्जुन युद्ध कृष्णार्जुन युद्ध युद्धातलं मला असं ध्यानातच आलं नाही की कृष्णार्जुन युद्ध नावाचं जे नाटक होतं त्यातलं असं त्यांनी धरलं असेल मला वाटलं की हे पिक्चर मधलं आहे ऑब्वियसच आहे असं माझं हे झालं त्यांनी रेकॉर्डवर वगैरे ते नाटकातलं कृष्णार्जुन युद्ध नाटकातलं म्हटलं पण ते चित्रपटातलं आहे हे देनाथाने कसं म्हटलंय हे आपण ऐकायचं आणि त्यानंतर एका लाईव्ह प्रोग्राम पद्मजा फेणाणीने म्हटलेलं आहे फेणा हल्ली सगळे ते फ म्हणतात ना ते बरोबर नाही बरोबर नाही म्हणता म्हणता आपल्या तोंडात बसायला लागतं तर फेणाणीनं म्हटलेलं आहे मला वाटतं की छोटा गंधर्व किंवा ही पद्मजा फेणाणी यांच्या म्हणण्यात यांच्या अनुकरणात जास्त जवळ द्यायचा प्रयत्न आहे असं मला वाटतं ते आपण ऐकू मला एक याच्याबद्दल विचारच आहे कृष्णार्जुन बोलपटात त्यांनी पद गायलेलं तर बोलपटत जे गायलं आणि रेकॉर्ड जी निघायला त्याच्यात काही फरक होता हो तेच ना तुम्हाला मग सांगितलं ना बाबी बोरकर म्हणत की दर दिवशी जर वेगळं म्हटलं तर आमच्या साथ कशी येईल करता तसं चित्रपटात दिनानाथ म्हणाले सुहास्य तुझे मनासी मोही आउटलाईन हीच आहे पण त्याच्यामध्ये जे नक्षी भरलेली आहे ती वेगळी रेकॉर्ड मध्ये आणि चित्रपटातलं स्वास्य तुझे मनासी मुवी हे जसंच्या तसं नाहीये आणि दोन्हीही फार छान वाटतात या गोष्टी खरे दिनाथ दे बंदिशी बाबत देखील करत नाही चार जणांना दे बंदिशी शिकवतं एकात एकाला एक दुसऱ्याला जरा त्याच्यात काहीतरी छान केलेलं तिसऱ्याला आणखीन काहीतरी केलं होतं हे चौघ भेटले की म्हणायचे अरे तुला ते सांगितलंय पण मला हे सांगितलंय असं म्हणून प्रत्येकाला इतकं दिनानंदांना सुचायचं आणि तेच तेच म्हणण्याचा अतिशय कंटाळा रेंगाळणं कधी आवडत नसे ऐकूया आणि रागात काय फरक होतात नाही नाही कारण सुहास तुझेला बढवस सारंग म्हणून म्हटलेलं आहे त्याच एवढं तुझे म्हणजे फेनानेनं म्हटलेलं यानंतरचं हे रेकॉर्डिंग अशा त्यानं ऐकण्यासार ऐकायचं नाहीये कारण ते एका चालू फंक्शन मध्ये दूरनं रेकॉर्ड केलेलं आहे त्यामुळे त्याला त्याच्या मर्यादा निर्माण झालेल्या आहेत पण साधारण शब्द साधारण चाल माहिती आहे आणि तितपत ऐकू येतं पण ते पेटीचा सूरच जास्त ऐकू येतो तर तेवढं ते ते थोडंसं समजून घ्या संपलेली आहे आणि दुसरी बाजू तेवढीच आहे तर ह्याच पद्धतीने जायचं का थोडं भरभर गेलेलं चालेल कारण काय सांगतो लोकांना माहिती व्हावी या दृष्टीने एवढं विवेचन करतायत जर आपण सांगितलं बा आहे या की नाही तर असं चालेल आपण सांगितलं बा जरा भरभर बर करा तर थोडीशी मग हे दोन हे किंवा मी असं सुचवतो की खूपच सहनशीलता दाखवली आहे तर <laughs> आणखी पुन्हा टेस्टला लावायचं काही बरोबर नाही पण हा जो पर्टिक्युलर मुद्दा आहे की देणारनाथांचं गाणं अनुकरण आणि भवितव्य हा मुद्दा संपल्यानंतर पुढला भाग आहे तो आपण पाठल्यास सोडून देऊ आणि हे पुढलं देखील जे आहे हे मी बोलणार नाही ओळीनं यानंतर ते त्यानंतर ते गायलं आणि आपल्याला त्याचा बोध होईल एवढे झा हे एवढे झाल्यानंतर गणपतराव मोही त्यांचं एक आहे तेवढं प्लीज ऐकाय कारण गणपतांचं ऐकायला मिळत नाही हो कुठे मग पुढल्या गोष्टी जाऊ दे म्हणजे त्याही चांगल्या आहेत पण आपण जाऊया थोडस जर तुम्ही कॉपरेशन घे हे केलं तर बघा हा का म्हणजे थोडक्यात वेगळ्या यायच्यात म्हणजे आणखीन काही नको असं म्हणताय का <laughs> हा हाय बर मग असं करूया हे खडले खरं म्हणजे स्वास्य तुझे नंतर प्रेमसेवाश नुसतं चटकन सांगतो नुसतं प्रेमसेवा शरण होतं त्यात बापूराव पेंढारकरांचं पैदान ऐक लावलं ला होतं नंतर दिनानाथ नंतर आशा भोसले नंतर शंकर राग दिनाथांचं शंकर भंडार बोले आणि शंकर भंडार बोले हेच रामनाथ मटकरांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर सुरेश हळदनकरनी लाई, लाई रे ताल तलवार म्हणून शंकरच म्हटलंय तो किती दिनानाथांच्या तडफेकडे जातो असं मला सांगायचं होतं हे झाल्यानंतर म्हणजे इथे हा भाग इथपर्यंत झाला गणपतराव मोहिते यांनी इधर उधर म्हणून एक भक्त प्रल्हाद मधलं हे म्हटलं होतं त्यावेळेला आपण होता तर ते त्या पद थोडक्यात म्हटलेलं आहे आणि हे त्या कार्यक्रमात म्हटलेलं आहे पण चांगलं रेकॉर्डिंग आहे आणि लाडकी असेच पोरही भाव बनन मागलंय हेही चांगलं म्हटलंय त्यानंतर मोरी निंदिया गमाय जगाई डायरी रेन म्हणून भास्कर भाव बखले एक त्यांनी ठुमरी म्हणते बिहागातली आणि त्याच्यावरचं दिनानाथांचं पद भावबंधन मधलं सकल चराचर्या तुझा हा श्रीनिवास एवढं ऐकावं तसं मला वाटतं पण तुम्हाला जर किती चांगलं तरी किती वेळ असं बरोबर आहे तर त्या तऱ्यांदा तुम्ही म्हणत असाल तिथे थांबव हो अगदी बरोबर आहे ने आणि नुसतंच असं बस नाही बसूनही आपल्याला मान दुखायला लागते की आवडते नाही मग फक्त गणपतरावांचंच तेवढं ऐकूया का नाही गणपतराव नाही ऐकूया ना सर मग काय जास्त वर सर्व ऐकतो मी थोडासा विक्षेप करतो याबद्दल मला माफ करा परंतु या विषयाला अनुसरूनच आपल्या भावना मी आपल्या यांच्याकडे व्यक्त करतोय की आता हा कार्यक्रम इतका रंगलाय की अशा तऱ्हेचा कार्यक्रम पुन्हा व्हावा आणि पुढेही असा चालावा या दृष्टीकोनातून मी त्याला विनंती करणार आहे की हा कार्यक्रम म्हणजे हा खरोखरी आपला अर्ध ग्राम आपण म्हणूया आणि पुढच्या खेपेला याच्या पुढचा भाग जो आहे तो आणखी त्यांनी करावा हे सांगण्या पूर्वी एक मी आपल्याला चांगली गोष्ट इच्छितो की कार्यक्रमाचा रस आणि स्वर जनार्थनांचा हा किती परिणामकारक होऊ शकतो एक पंधरा दिवसापूर्वी आमच्या दातांची तब्येत बरी होती पण आज त्या स्वरामुळे बळी झालेली या कार्यक्रमामुळे बळी झाली त्यांच्या लक्षातच नाही आपण किती आजारी होतो की नव्हतो आता त्यानुसार जी काही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो ती दिला अथरावडीची सुरुवातीला सांगितलं की के केशवराव भोसले बापूराव पेंढारकर नाही असं तुम्ही बसा केशवराव केशवराव भोसले बापूराव पेंढारकर आणि <laughs> दिला रथरामचे गुरु हे आमचे रामकृष्ण भसे तर त्यांचीच एक गोष्ट म्हणजे दिला अथरावडी केलेली मगाशी यांनी मधु या हा जो षड्यातला भाग गंधारावरून त्याचे एक सौंदर्य निर्माण केलं तशीच एक बंदिशी आमच्या बुवांची आहे त्याची बंदिशी मी तुला थोडक्यात ऐकवतो आणखी त्याच्यानंतर त्याच्यावरच असलेल्या दिनार्थांचं गाणं हे मी तुला आपल्याला सांगतो की सौंदर्य कसं वाढतं आणि ते नाट्यांगाने कसं वाढतं हे त्यातलं महत्वाचं आहे तो ती भा, ती भैरवी आहे आता यानंतर आपण कोणाचं गाणं ऐकणार गणपतांचं ऐकणार तत्पूर्वी भैरवी अशा आजच्या कार्यक्रमापुरती आपण समजावून घ्यावी असं माझी इच्छा आहे ते गाणं म्हणजे सुख ताते या जगिया हे गाणं आहे या मूळ गाण्याची याची जी बंदिशी आहे त्याच्यावरती लिहिलेली ती बुवची मूळ ओरिजिनल चीज आहे मौमन को फसिया आता या फसिया या गाण्यामधला जो मध्यम आहे तो दिनरात्र पंचम केल्यानंतर त्याचं कसं सौंदर्य वाढतं एवढंच आपल्याला मी थोडक्यात दाखवतो थो। मन को फसिया कै कैसी बजा येसी बसरिया सुद बुध हारिय मन को फसिया आता हा मध्यम आहे मन को फसिया जिल्ह्या ठरवणी त्याच्यात के फरक केलाय सुखदातचे जगिया हा पंचमामुळे त्याचं सौंदर्य त्या नाटकातलं इतकं त्या गाण्याचं वाढलेलं आहे की त्याचा अर्थ ताबडतोब बाहेर पडतो अशी बंदिशी केल्यानंतर बंदिशीवरती अनेक तऱ्हेची हे कला म्हणतो की अधरक हे आपुल्या बनली हे कोणी म्हणायचं असो अधक तो, तो थो थो बन बन आता दिसे नव्हे परंतु मला खूप खूप बरं वाटतं याने जे काही त्या आता त्या उघडा केला त्या शब्दात जा तेव्हा त्याचा अनुकरणाचा त्या अनुकरणामध्ये आमच्यासारख्या लोकांच्या पुढे जो आदर्श आहे तो दिनाथनांचा आहे एवढं सांगून मी आपल्याला पूजा करीननाथांचे सूर आवडले याचं खूप समाधान आहे मला महानंद्र पेंढरकरांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे सुखाद्याची लावणं योग्य आहे परंतु माझ्याकडे जी सुखा त्याची कॉपी आहे ती चांगली नाही आहे म्हणून मी ती या पर्टिक्युलर याच्यात इन्क्ल्यूड केली नाही त्याच कारण ती कॉपी नव्हती चांगली आणि नुसते क्षमा मागण्यास काय अर्थ आहे चांगलंच ऐकूया ना कुठल्या केपेला असं माझ्या म्हणण्यात आलं पण मी त्याच्या जागी शोभा ही देनानाथांची बहादुरी तोडीतली एक पुन्हा तुम्हाला भैरवीता एक एक संप एखादं छान झालंय संपलं अशासारखं एक जे वातावरण आहे ते या बहादरी तोडीचंही आहे तुम्ही ऐका आणि मला असं म्हणायचं की त्याचे एक दोन एकच गोष्ट फक्त सांगतो पुन्हा निखे निखे शोहा दिखत शोहा दिखत म्हण न निके निके ऐकालच पण ही, जी जी ही ते या ज्या जागा हे सूर आहे हे दिनानं कसे लावण्यात ऐका त्याला आता त्यांनी एक स्वाभाविक त्याला कंप दिलेला आहे या तऱ्हेंदेश म्हणताना देखील या तऱ्हेचार कोणाच्या मनात आलेत आलेत कोणाच्या मला माहिती नाहीये पण तो माणूस असं बघू शकत होता आणि ते किती सुंदर लागते वा असंच वाटत कुणी अगदी सांगायला आले की महाराष्ट्र महाराष्ट्र लॉटरीचे बक्षीस मिळत आत्ता लोको सांगू शकतो असं वाटावे इतके त्या चुराचा प्रभाव आहे तुम्ही तेवढा ऐका धन्यवाद रसिक हो आता संगित आधी कार्यक्रम हाउ उत्तरार्थ है पत्तरार्ध मनु कड़े दुर्लक्ष कर गोषी इतक चांगलिया तुम्हाला ते आवडतील गेल्या खेपेला आपला जो कार्यक्रम संपला होता तो सुहास्य तुझे मनासी मोही जशी न मोही सुधा सुराही या गाण्यावर संपलेला होता तो जो गाण्याचा शंक होता त्याचं नाव दिनानाथांचं गाणं त्याचं अनुकरण आणि त्याचं म्हणजे त्यांच्या गाण्याचं भवितव्य असे त्याचं नाव होतं त्यातली जी आधीची जी गा झालेली होती आधीचे आपण जे ऐकले होते लोक ती मंडळी म्हणजे शिवरामी वंदिले दिनानाथ छोटा गंधर्व मधुमिलनाथया दीनाथ वसंतराव देशपांडे प्रभुदेव सरदार या प्रत्येकीच्यात पहिले रे रेकॉर्ड आपण दीनानाथांची लावली आहे आणि असा विचार केलेला आहे की दिनानाथानी म्हटलेली रेकॉर्ड आणि म्हटलेलं गाणं हे असं आहे यानंतर आता जे आपण ऐकतो आहोत हे त्याचं अनुकरण तरी आहे किंवा एक स्वतंत्रपणे तेच गाणं त्यांनी ते म्हटलेलं आहे पण आवाज चांगला आहे म्हणून त्या मंडळींचा त्या त्या वेळेला उल्लेख केला जात होता म्हणून घेतलेले आप आहेत आपण एक आठ नऊ मंडळी आहेत आणखीन एक दोन तीन इकडे तिकडे असतील सगळीकडे कव्हर झाली असं मी म्हणत नाही सुहास्य तुझे मनासी मोही पद्मजा फेना म्हटलेलं आपण नंतर लावलं इथे संपलेलं आहे गेला की त्याचा त्यानंतर आज सेवा शरण हे बापूराव पेंढारकरांचा आपण प्रथम लावणार आहोत कारण हे याच चांगपैकी आहे बरं का तर बापूराव पेंढारकरांनी म्हटलेलं आहे ते त्याच्या पहिल्या भिंपलास या रागातल्या चालीमध्ये म्हटलेलं आहे जसं तर गोविंदराव टेंब्यांनी दिलेलं आहे नाटकात तसं तर आधी हे तर एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे की मूळ दिनानाथांनी ती चाल बदलली आहे तर मूळ चाल कशी होती हे तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे त्या तऱ्हेने ते प्रथम आपण लावणार आहोत आता या बाबतीत एक गोष्ट झालेली आहे की प्रभाकर दातार हे तसे खूप इकडे तिकडे चौकशी करणारे यांना भेट त्यांना भेट वगैरे वगैरे मधले आहेत आणि त्यामुळं अनेक एरवी माहीत नसलेल्या गोष्टी किंवा एरवी न माहीत आपल्या हाताशी नसलेल्या रेकॉर्ड्स अशा गोष्टी त्यांनी मिळवलेल्या आहेत तर तसं करताना त्याने एक या बाबतीमध्ये एक फार महत्वाची बातमी माहिती कळलेली आहे प्रेमसेवा शरण या चालीबद्दल असं म्हटलं जातं की ही एकच चाल मानातली गोविंदराव टेंबे यांनी स्वतः रचलेली आहे स्वरचित अशी आहे बाकी त्याच्या मूळ बंदीशी होत्या त्याच्यावर त्या रचल्या गेल्या त्या बंदीशी ज्यांनी दिल्या त्यांचं आपण नेहमी नाव घेतो पण ती चाल त्यांनी स्वतः रचली असं काही होत नाही मात्र त्यानी दिली असं म्हणणं ठीक आहे हे आत्तापर्यंतचा जो समज होता माधळी असाच होता तर त्यांनी एक रेकॉर्ड अशी मिळवलेली आहे जी सौदागर म्हणजे छोट्या गंधर्वांच्याकडनं त्यांना ती माहिती मिळाली म्हणून त्यांनी छोट्या गंधर्वांनी म्हटलेलीच एक बंदीश त्यांनी आणलेली आहे आणि ते म्हणतात छोटा गंधर्व म्हणत होते की लोक समजतात तसं नाहीये प्रेमसेवा शरणाची ही मूळ इथे आहे बघा तर ती कोणती तर ती प्रथम लावूया आणि त्यानंतर मग बापूराव पेंढारकर नंतर देनानाथराव आणि नंतर आशा भोसले असं हे प्रेमसेवा शरणच आहे ही जी मूळ चिज आहे ती छोट्या गंधर्वांनी एक एकदा पुन्हा नभवणीला म्हटलेली होती पण इथे बॉम्बेला पुणे ज्याच्यामध्ये अडथळे फार येतात तरी पण जशी मिळेल तशी ती रेकॉर्ड केलेली आहे आणि ज्या वेळेला ते मी ऐकली तेव्हा मग मी छोट्या विचारलं की प्रेम आपल्या मानापन नाटकातल्या मूळ आहे सर्व टेंब्यानी मूळ चिजांवरून दिलेले आहेत पण प्रेमसेवाचरणी स्वतंत्र चाल आहे ही जी चीज आहे तुम्ही रचलेली आहे का तर दादा म्हणाले नाही मी ही फार जुनी चीज आहे त्यामुळे म्हटलं मग ह्याच्यात तर असं लिहिलेलं आता खरोखर काय माझ्यासारखा एक सामान्य माणूस काही हे करू शकत नाही पण एक तुमच्यासमोर ठेवण्याकरता की बाबा एक त्या ह्याची एक, एक मूळ चीज होती ज्यावेळेला माझ्या घरी यायचंय पूर्वी त्यावेळेला ते मला एकच सांगायचंय की कुठल्याही गोष्टीच मूळ चिज शोधत जाट्यसंगीतवाला पण त्याने सांगितलं त्याच जे मूळ आहेत ज्या चिज आहेत त्या रेकॉर्ड त्या काळात मी ऐकलेले आहेत आणि ते मिळवण्याचं काम तुझं सांगण्याचं काम माझं तर म्हणून ते जे मी याच्या मागे लावलंय ते ह्याचं कारण हे की कुठले मूळ चीज काय ते बापूराव पेंढरकर यांनी म्हटले प्रेमसेवाच्या तर दीनानाथरावने काकासाहेब खाडिलकरांकडनं मानापमानची परवानगी मिळवली आणि एकोणीसशे सत्तावीस साली सत्तावीस साली त्यांनी धैर्यधराचं काम केलं पण त्याच्या अगोदर एकोणीसशे वीसच्या आसपास हिंदी मानापमान त्यांनी केलेलं होतं तर त्या हिंदी मानापमान म्हणजे मला जठारांना एक विचारायचं की हिंदी मानापमान केलं तर त्या ह्याच्यामध्ये दीनानाथराव कुठलं काम करायचंय आणि ज्या वेळेला एकोणीशे सत्तावीस ला एक सत्ता मानापमानला त्यांनी धैर्याधारीची कामं करायला सुरुवात केलं त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही चाली बदलल्या त्याच्यातली प्रेमसेवा शरण ही चाल बदलली तर ही चाल बदलण्याचं कारण काय हिंदी <coughs> मानापमान करायचं ठरलं त्याचं कारण मराठी मानापमान याचे मोनोपोली राईट्स बालगंधर्वांना दिलेले होते काकासाहेब खाडीलकरांनी आणि त्यामुळं ते नाटक दुसरीकडे दुसरे कोणी करू शकत नसत मग त्यांनी काय केलं की ही मंडळी बलवंत संगीत मंडळी किर्लोस्करमध्येच दिनानाथ असताना देखिल हिंदी नाटक करत होती ताजे वफा किंवा बलवंतच्या स्टेजवर भक्त प्रल्हाद भक्त ध्रुव म्हणजे धरम काचा नणकिन काटोमे फुल या नावाखाली हिंदी नाटकं करत करत असत तेव्हा यांना हिंदी आपण हे करून दिलं तर मानापमानेही दिलं असं होईल आणि त्याचं भाशांतर असल्यामुळं हो मॉनापुले राईट्स बद्दलचा काही प्रश्न येणार नाही त्या नाटकामध्ये दिनानाथ भामिनी होत असत आणि त्यावेळेला डॉक्टर जोशी म्हणून धैर्यधर होत असत आणि त्यानंतर दुसरं लक्ष्मी नाही नाही धैर्यधर त्यांच्यानंतर कोण होत कोल्हापूर यांनी काही दिवस केला माधवराव जोशी माधवराव जोशी हे प्रथम पहिले धैर्यधर बलवंतचे आणि नंतर कोल्हापुरे होते आणि धैर्यधराचं लक्ष्मीधराचं काम स्वतः चिंतामणराव कोलटकर यांनी केलं होतं तर हिंदी मानपमानाचे सव्वीस प्रयोग केले तर यानंतर मराठी जेव्हा करायचं ठरलं त्यावेळेला दिनानाथांनी भामिनीच्याऐवजी धैर्यधर व्हायचं ठरवलं कित्येक जणांचा असा समज आहे की धैर्यधराची भूमिका हीच दिनानाथांची पहिली पुरुष भूमिका तर तसं नाही आहे त्या अगोदर दे देशकंटक मध्ये हिंमतराचं काम देनाथ करत होते किंवा रामराज्य वियोग त्याच्यामध्ये रामाचं काम करत होते म्हणजे अगोदर ते पुरुष भूमिका त्यांनी केल्याच नाही तसं नव्हे पण प्रामुख्यानं स्त्री भूमिका केल्या त्यांनी आणि त्या खूप गाजल्या प्रेमसेवाची चाल चाल का बदलली अगदी साधव मला गणपतराव मोहित यांच्याकडनं कळलेलं आहे म्हणजे जे त्याच्यामध्ये होते आणि ज्यांच्या डोळ्यासमोर या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे इतर कोणीतरी ऐकिव बोलाव असं नाही आहे तर त्याची मेहनत तालीम चालू असताना शशी सूर्यप्रभा गगनाची हे आल्यानंतर म्हणजे हे गणपतराव पुढे म्हणत असत गणपतराव मोहिते भामी तर ती त्यानंतर शशी सूर्यप्रभा गगनाची शशी सूर्य प्रभा गगनाची तसे भूमी तलावरचेलावरचे यानंतर प्रेमसेवा शरण ही चाल दिनाथ राहना फार काय सांगू कि वाक्य स्वयंपाक फार छान झाले फक्त मीठ कमी आहे म्हणताना कसं वाटेल चाल म्हणून चांगली होती चाल म्हणून तरी चांगली होती म्हणजे काय होतं हे ऐकलं तर मला वाटतं की भिंपराज राग व्यवस्थित त्याच्यात दाखवलेला आहे आस्थाय यंत्र्यामध्ये याखेरीच खास असं काही होतं असं मला तरी काही विशेष जाणवलं नाहीये मग तर काय प्रश्न तर दिनारथराव दीनार्थराव दिना एक म्हणजे मुख्य ती धैर्यधराने म्हंटली आहे म्हणजे जो सेनापती वगैरे वगैरे आणि दीनारनाथ बुद्धिमान आणि गाण्यामध्येही खूप दूर दूरचं बघणारे खूप उंच आणि खूप खोल विचार करणारे तर त्यांना ते पटलं नाही पटलं नाही की इतकं जर मुळमुळीत असेल तर ते धैर्यादाराच्या तोंडी बरोबर आहे की नाही अशा सारखं त्यांना वाटायला लागलं आणि स्वाभाविकपणेच त्यांच्या तोंडून जी चाल आली ती त्यांनी बदललेली चाल आहे त्यांनी असं नाही ठरवलं की मी आता उद्या सकाळी नऊ वाजता बदलून आणतो हां असं नाही म्हणता म्हणताच तिथे तालमीमध्ये ज्या गोष्टी झाल्या म्हणजे शशी सूर्य प्रभाग गनाची लसी भूमितलावरची दिनाथराव प्रेम से शरण प्रेम आता हे असं त्याने केलं त्यामुळे आता ते मुलतानीमध्ये गेला, म्हणणं पण प्रेम से वा शरण हा सांगायला मागे दिसतो आपल्याला तरी काही काही वेळेला वरचा डाग जरी पुसला तरी मागली त्याची आठवण राहते तस प्रेम से तीव्र मध्यम केला पण नाहीतर प्रेम से असं चालय ना प्रेम से शरण प्रेम से शरण तसच आहे पुढे काय झालेलं आहे की अंतरामध्ये पडदीप वगैरे आलेले आहेत या गोष्टी दीनानाथ म्हणताना जसं त्यांच्या गळ्यातनं जात असे मला कित्येक असंच वाटतं की दीनानाथानं त्यांचा आवाजच खूप सुचवत असे आणि ते सुचवल्यानंतर त्या आवाजाने सुचवल्यानंतर त्याच्या पुढे काय त्याचे आणखीन उपयोग करून घ्यायचा किंवा कामगत तिथे करायची हे दीनानाथांच्या व्यासंगामुळे त्यांना पुढला रस्ता दिसत असे पण पहिली जे सूचन असे ते त्यांच्या गळ्याच असे की बाबा अमुक आता गंधार घेतला आता पंचमाला जा मग पंचमाला गेल्यानंतर एकदा मग कळे अरे इथे इथनं शंकरा चांगला होईल तिथे शंकरा म्हणायला या तऱ्हेनं तर या तऱ्हेनं तो त्याचा फरक पडलेला आहे किंवा ते चाल बदलली गेलेली आहे ही चाल केशवराव भोळे यांना चाल म्हणून फार आवडली पण त्यांना असं वाटलं की मुलतानी म्हणण्यामुळं एक प्रकारचं अवदासीन्य येतं पण प्रत्यक्ष घडलेला प्रसंग असा आहे की पुण्यामध्ये विजयानंदला बलवंतचं पहिलं माधामान जेव्हा झालं मराठी त्यावेळेला दिनानाथांच्या प्रेमसेवाला अस्थायी म्हणून अंतरा म्हणून दिनानाथ पुन्हा पहिल्या समेला आले तर तिन्ही मजले उभे राहिलेले आहेत आता मला तुम्ही सांगा की हे जिथे प्रत्यक्ष घडलेलं आहे तिथे केवळ मुलतानी हा राग करुण रसासाठी आहे आणि तो तिथे आला आहे म्हणून ते काल अवदासिंनी येतं वगैरे हे जास्त पुस्तकी आहे प्रत्यक्ष अनुभव तसा नाही प्रत्यक्ष अनुभवात तरुण ड्रेस हा देखील आर्ततेसाठी देखिल कसा वापरताय कुठे वापरताय असे प्रश्न असतात ते त्या ता तऱ्हेनं आर्त त्या त्यात येत होती आणि त्यातऱ्हे लोकांनी ते मानली चाल तेव्हा हे केशोरांच्या म्हणण्याला उत्तर झालं दुसरी गोष्ट त्यावेळेला गणपतरा मोहितेने एकीकडे लिहिलेलं आहे ते शोध म्हणून एक पीडीए पुचं पीडीए म्हणून जी संस्था आहे त्यांनी एक पुस्तक काढलेलं आहे संगीत नाटक त्याचं नाव असं आहे की संगीत नाटक आणि नाट्यसंगीत दोन टिंब वेध यांचा वेध घेतलेला संबंध त्यांनी कव्हर केले त्याच्यात गणपतराव मोहितेने याबद्दल असं सांगितलं की मी त्यावेळेला स्टेजवर उभा होतो भामिनीच्या विषा भूमिकेत तर हे म्हणणं चूक आहे तसं नव्हतं त्यावेळेला वेल्हाळ होते गणपतराव अजून प्रमुख भूमिका करत नव्हत करण्यापर्यंत आले नव्हते आणि वेल्हाळांनी प्रथम धामिनीची भूमिका केली आहे जेव्हा धैर्यधर दिनानाथ होते तर सुरुवातीचा जो समसमासंयोग होता तो असा होता आणि त्यानंतर मग ते अपघातात गेले किंवा असं काहीतरी झालं मला वाटतं कमी एक सहा प्रयोग झाले आणि त्यानंतर मग बलवंतची धामिनी गणपतराव मोहिते झाले आणि ती जोडी अतिशय लोकांनी मान्य केली हा याच्याबद्दलचा माहितीचा भाग झाला आता प्रत्यक्ष दिनानाथांनी म्हटलेलं प्रेमसेवा आपण ऐकू त्यानंतर आशानी म्हटलेलं आहे ते मधुवंतीमध्ये म्हणून म्हटलेलं आहे पण मधुमंतीमध्ये प्रेमसेवा नाहीये कारण मुलतानीचे सूर लागत आहेत पडदीप जिथे दिसतोय त्याच्यात मधुवंती येते कुठे काही ठिकाणी तो शुद्ध रिषभ घेतला म्हणून मधुवंती म्हणायचं का कुणीतरी त्याला सांगितलं की मधुवंती तिचा एक आहे त्याच रेकॉर्डमध्ये दुसरीकडे कोमल रिषभही लावलेला आहे म्हणजे सबंध मधुवंती तर गेली नाहीये तर या दोन्ही आपण आता ऐकू Come hey, on. Hey, hey. त्यानंतर आशा भोसले <laughs> तिने रेकॉर्डवरच हे म्हटले ना रेकॉर्ड ऐकूनच कासाहेब खाडीलकरांनी दिनानाथराव च काम पाहिलं त्यांना त्यांचं काम अतिशय आवडलं पण त्यांच्या चालींबद्दल ज्या बदलल्या त्याबद्दल त्यांच्या काही रिएक्शन होत्या का बहुद्ध चांगल्या होत्या फार कारण नाहीतर विरुद्ध कुठे काही बोलल्याचं वाचण्यात नाही विरुद्ध गोविंदराव टेंबे वगैरे मंडळींना कबूल नव्हतं इतपत माहिती आहे आणि गोविंदरावांनी दिलेल्या चाली काकासाहेबांना आवडत होत्या हे माहिती आहे आता म्हणून तीन अधिक दोन आता पाच सांगायचे की नाही ते तुम्ही ठरवा <laughs> तर परंतु धैर्यधराच्या भूमिकेबद्दल मात्र एक दोन अंक झाल्यावर त्यांनी आत येऊन म्हण सांगितलं की मला एक चांगला नवीन धैर्यधर मिळाला ही गोष्ट इथेच हे आठवलेलं सांगायचं की केशवराव दाते यांनी एकदा बोलताना सांगितलं होतं की काकासाहेब खाडीलकरांची धैर्यधराबद्दलची जी कल्पना होती त्यांच्या डोळ्यासमोर जो धैर्यधर होता तो धैर्यधर दीनानानाथांच्या शुरामी वंदिलेमध्ये प्रगट झाला असं म्हटलेलं आहे आणखीन एक आणि मला वाटतं म्हणजे केशवराव दातेच त्यावेळेला होते ते त्यांनी सांगितलं की आ, मी गाण्यातला मनुष्य नाही मी गद्य नट आहे परंतु त्यावेळेला दीनानाथ जेव्हा उदयाला आले त्यावेळेला त्यांच्याबद्दल जिकडे तिकडे बोलवायला होत होता त्यांच्या गाण्याबद्दल आवाजाबद्दल सगळं होतच होतं तर त्यावेळेला काही लोक असं म्हणत होते हे मी ऐकलेलं आहे असं केशवराव दात्यांनी सांगितलं तेव्हा संगीत मला कळत नाही या अशावर फार जाऊ नका पण हे ऐकलेलं आहे भूतान हवेमध्ये असणाऱ्या गोष्टी त्या प्रत्येक गोष्ट कुणाची असं काही सांगायचं कारण नसतं की भाऊराव कोल्हटकरांची याच्यात काही आठवण काहीतरी आठवण आहे असं लोक म्हणत असत असं केशवराव दात्यांनी एक जाणकार म्हणत असत असं केशवराव दात्यांनी म्हटलेलं आहे आणि ते एकीकडे एक लिहिलेलं आहे छापून आलेलं आहे बरं यानंतरच शंकर रागातली एक बंदिश आहे शंकर भंडार बोले ही दीनानाथांची एक आवडत्या बंदिशीपैकी एक शंकरच आवडायचा कारण मंगेशाची भयंकर भक्ती त्यामुळे ते, ते कित्येक वेळेला बैठक शंकरांनीच सुरू करायची लोक आवाज तापल्यानंतर शंकराकडे जातात तर दिनानाथांचा आवाज हा शंकरासाठी केव्हाही तयार असायचा तर ती म्हटलीय त्यावेळेला मला गोखले साहेबांनी म्हटलेलं एक आठवतं की दीनानाथरावनी शंकरा किती मोकळा केलेला आहे हा मोकळा हा शब्द फार महत्वाचा आणि छान आहे दहा ओळी वर्णन करण्यापेक्षा एका सगळं अगदी ताबडतोब ते एक फिलिंगही येतं मोकळा यामुळं असं नाहीतर काही काही राग असे आहेत हिंडोल म्हणा शंकरा म्हणा की पावसाळ्यामध्ये आपण ते पाणी पडलेलं चुकवून कशी पावले टाकत जातो असं आपलं गाणं होत असतंय व थोडं मेहनतीने जरा यापेक्षा थोडं नीट पटपट पाय पावलं टाकलं पण सारखी काळजी याच्यात नाही ना पाय पडणार याच्यात नाही ना याच्यात नाही ना तर दीनानाथांच्या म्हणण्यामध्ये तो तसा भाग नाही इतकी सहजता आहे की त्याला त्यांनी मोकळा मोकळा किती के केला असं म्हटलं त्यानंतर रामनाथ मटकरनी म्हटलेलं आहे मटकर चांगल्या आवाजासाठी प्रसिद्ध होते आता नाही येते आणि दीनानाथांना मानणारे होते एक वर्ष बलवण संगीत मंडळीमध्ये होते आणि एका शंकरा रागाखेरीज काही त्याने जास्त शिकवलेलं नव्हतं तर त्यांनी म्हटलेला हीच म्हणजे त्यांनी या रेकॉर्डवरनच म्हटलेलं अशी त्यांची रेकॉर्ड आहे जसं आशानी ते दीनानाथांच्याच रेकॉर्डवरनं म्हटलेली रेकॉर्डची रेकॉर्ड आहे तर यात रामनाथ मटकर्नी म्हटलेलं आहे त्यावरनं आपल्याला असं कळतं की चांगला आवाज असं जरी म्हंटलं तरी त्यात किती फरक असू शकतो दीनानाथांचं म्हणणं डबल कापड कापडाचे असं वाटतं यांचं सिंगलपणा वाटतं दिनादराच्या एक प्रकारचा भरघोस आहे यांचा अगदी पातळ पातळ पातळ वगैरे अशा तऱ्हेचा आहे पण हे मी जास्त सांगत नाही आणि त्यांनी त्यांना जेवढं जमलं तेवढंच म्हटलेलं अर्थात तेवढंच म्हणणार म्हणा ते तशी ती रेकॉर्ड आहे त्यानंतर यानंतर सुरेश हळदणकरांची एक रेकॉर्ड आहे त्यांनी शंकरा भंडार बोले म्हटलेली रेकॉर्ड नाहीये पण लाई रे तान तलवार म्हणून एक वेगळी चीज म्हणतीये पण शंकरा रागात म्हटलीये आणि त्याबद्दल मात्र माझ्या मनावर असा परिणाम झाला की तडप वजन वेग आणि सुरेलपणा या गोष्टी याच्यामध्ये आहेत हे त्या तऱ्हेने दिनानाथांच्या आठवणीकडे जास्त जात आता आपण ह्या एक शंकर ऐकू शंकर बोला शंकर बोला शंकर बोला मतक परक परि भक्तो शंकर बाळा बोला mata sabara joga do mata sabara joga do ama sabara joga do aana me bhagwan raj nandi jalasaange do le